वाल्मिकी रामायण अयोध्या खंड सर्ग अठावन्न शुद्धीवर आणण्याचे उपाय केल्यानंतर जेव्हा राजाला परत शुद्ध आले तेव्हा रामाचा वृत्तांत ऐकण्याकरता त्याने सुताला बोलावले मग तो सुत महाराजांकडे येऊन हात जुळून उभा राहिला राजाच्या मनात रामाविषयीचा शोक दाटलेला होता दुःखाने शोकाने तो भरून गेला होता त्या वृद्ध अतिशय तप्त नुकत्याच धरून आणलेल्या आणि आपल्याच नादक असलेल्या अस्वस्थ आत्तीसारखे पुढे तो उभार त्याचे अंग धूळीने भरले होते आणि त्याच्या मुखावरून आश्वेत होते एवढे तोंड करून आलेल्या आणि पराकाष्ठेने गांजलेल्या माणसासारख्या दिन झालेल्या सुताला राजा म्हणाला झाडाच्या मुळाचा आसरा घेणारा तो धर्मात्मा कुठे बरे तो अत्यंत सुखात वाढलेला राघव सुता काय बरे खात असेल सुमंत्रा ज्याला दुःख भोगायला लागू नये त्याच्या वाट्याला हे दुःख आले आहे उत्तम पायदळ रथ हाती जायचे कसा बरे राहत असेल वाघ हरिण फिरत असलेल्या कृष्णासारख असलेल्या वनाचे दोघे कुमार वैदेही सह कसे राहत असतील सुमंत्रा अत्यंत कोमल अंगाची गरीब बिचारी सीता तिच्यासह हे दोघे राजपुत्र रथातून खाली उतरून कसे बरे उघड्या पायाने गेले सुता तो खरोखर माझे दोन पुत्र अश्विनी कुमार पाहायला मिळाले राम काय बरे म्हणाला लक्ष्मण काय बोलला सुमंतरा वनात जाता मैथिली काय उद्गारली सुता राम बसत कसा होता झोपत कसा होता खात कसा होता हे मला वर्णन करून सांग संत सज्जना जसा ययाती तसा मी तुझ्या वर्णनाने जगेत राजाने विचारल्यानंतर सुत सदगतीत कंठाने अडखळत अडखळत राजाला सांगू लागला महाराज केवळ धर्माचेच प्रतिपालन करणारा राम हात जोडून आणि मस्तक लावून मला म्हणाला सुता माझा कीर्तिमान आणि शिरसावंद्य महामना तातांच्या पायांना मी वंदन करीत आहे म्हणून सांग सुता सगळ्या अंतपुरातल्या सगळ्या मातांचे कुशल मी विचारले आहे आणि त्यानं मी वंदन करीत आहे म्हणून सांग माझी माता कौशल्य हिलाही मी कुशल विचारली आहे आणि मी अभिवादन करीत आहे म्हणून सांग आणि न चुकता तिला सांग की नित्य धर्मपरायण राहून वेळचे वेळी अग्नीकडे लक्ष ठेवी जा आणि देवी महाराज दशरथांच्या पायाची देव समजून सेवा कर मान अभिमान सोडून देऊन मातांच्याशी वाघ आणि आई आर्या आणि आई आर कैकला महाराज अनुकूल होमार भरता तो राजा है समझन कारण राजे जरी व ना राजधर्म लक्षा पाजे भरता कुशल विचार मी संग सर्व मत बात न्याय नीति धरन वगणूक महाबाई ईश्वाकोकुलंदना संगराज तरी व राज्य वाला प्रमाण आज्ञा महाराजांचे आता वय झाले त्यांना राजावरून काढून टाकू नकोस त्यांच्याच आज्ञा अंमलात आणून यवराजावरच संतोष मान राम डोळ्यात आश्रू आणून आणखी मला म्हणाला मुलासाठी जीव टाकणारी माशी माता आहे तिच्याकडे आपल्या मातेप्रमाणे लक्ष दे महायशवंत महाबाहू माझ्याशी बोलत असताना एकसारखा आश्रू गाळीत होता मात्र लक्ष्मण अत्यंत रागावला होता तो निश्वास टाकीत म्हणाला राजपुत्र रामाने असा काय अपराध केला होता की के त्याला देशाबाहेर हकल जावे राजाने जे काही सांगणे ऐकून जे खरोखर कार्य आणि केले त्याने आम्ही मात्र दुःखी झालो रामाला देश करण्याचे कारण राज्य लोभ असो किंवा वरदान असो ते पूर्णपणे वाईट कृत्य घडलेले राजाच्या इच, राजाच्या इच्छेकरता म्हणून समजा हे मनाला आले तसे केले असले तरी रामाचा त्याग करण्यामागे हेतू काय तो मला कळत नाही रामाला ना देशाबाहेर काढण्याचा हा उपद्व्यामुळे जरी जनविरोधी दिसला नाही तरी त्या योगे लोकात शोक उत्पन्न होणारच मला तरी आता महाराजांच्या विषयी पितृत्वभाव वाटत नाही माझा भाऊ पालक आप्त पिता सर्व राम आहे सर्व लोकांच्या हितामध्ये रथ असणाऱ्या लोकप्रिय रामाला टाकून देऊन सर्व लोकांचे मानसिक समाधान या कृतीने राहील तरी कसे सर्व प्रजेच्या घालून देऊन सर्व लोकांचा जो विरोध राजाने ओढून घेतला आहे त्याने तो राजा राहील कसा मात्र महाराज गरीब बिचारी जानकी भूताने पछाडल्यासारखी ताट उभी राहून हरपल्यासारखी झाली होती जिलापूर्वी आपत्ती कशी ती नव्हती ती यशस्वीनी राजकन्या त्या दुःखाने रडत होती माझ्याशी ती काहीच बोलली नाही कोमजलेल्या मुखाने ते आपल्या पदेकडे पाहत होते मला निघालेला पाहून ते एकदम अश्रू गाळू लागले रामाचे मुखही तसेच अश्रुने भरले होते त्याने हात जोडले होते आणि लक्ष्मणाच्या बाहूच्या आधाराने तो उभा राहून बोलत होता सीता दीर होऊन रडत रडत राजरथाकडे आणि माझ्याकडे पाहत होती अयोध्याकांडाचा अठ्ठावन्नावसर्ग समाप्त